पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्यापाटील प्रकरण तेरावे मानव सेवेचे व्रत अंगीकारलेल्या मदर तेरेसा सव्वीस आठ एकोणीशे ते पाच नऊ एकोणीशे मदर तेरेसा आणि महात्मा गांधी थोरपण व वा देवत्वाचा संगम असलेली दयेची देवता सेवा कार्य करण्याची असामान्य व असाधारण शक्ती एकोणीशे मध्ये लॉरेटा स्कूलमध्ये पाऊल टाकले व गरीबांची सेवा या आपल्या जीवित करायला सुरुवात केली विश्व विश्वधर्माला मानवतावाद हेच त्यांच्या आचरणाचे मुख्य सूत्र होते आत्मत्यागाचे सत्येचे अहिंसेचे व प्रेमाचे मोल अनन्यसाधारण असते हे जगाला तिने पटवून दिले सुविचार परमेश्वरा दुसऱ्याकडून सुख घेण्यापेक्षा सुख देण्याची प्रेम घेण्यापेक्षा प्रेम करण्याची क्षमा मिळवण्यापेक्षा क्षमाशील होण्याची सर्वांची वृत्ती राहो अशा त्यागातूनच आपले शाश्वत जागृत राहो पाच सप्टेंबर एकोणीशे रोजी मातृ वाचल्याचा वर्षाव करणारी मदर तेरेसा अनंतात विलीन झाली सर्व जगाला त्या घटनेची फार हळ वाटली सतत लोकसत्त रमलि छातीशी एखाद अनाजमूल धरलेली एखाद्या निराश्रितला मदत करणारी आसन्नमरण व्यक्तीला भरविणारी किंवा कुष्ठरोगाला औषध दी अशा अस्थिच्या विविध प्रतिमा लोकांसमोर आह अशी व्यक्ती मरणानंतर सुद्धा स्वस्थ राहण शक्य नाही मदर तिणिशनव्वद पासून वर्षभर आजारी पडू लागली तेव्हा ते तिला स्वर्गात जाऊन ते ईश्वराकडे गरीबांचे काम करू दे असे स्वप्न तिला पडले असेल पण स्वर्गाच्या दराचे रक्षण करणाऱ्या सेंट पिठांनी दरवाजा उघडला नाही त्यामुळे मरणाची परवानगी न मिळाल्यामुळे काही अधिक वर्ष लोकसेवा तिने पृजुरस केली असे म्हणावे लागते मदर तेरेसांचे जीवन व मृत्यू यामुळे खरा आणि देवत्व याची आपणास कल्पना येते तिला थोर, देवत थोर दयेची देवतास म्हणावी लागेल मानव सेवा हीच ईश्वर सेवा मदर टेरेस ही राणी किंवा राजगन्या नव्हती एखाद्या देशाची अध्यक्षा किंवा पंतप्रधान नव्हती पण तिने अंगीकारलेले हे अखंड मानवसेवेचे व्रत जात पंथ धर्म प्रांत राष्ट्र या सर्वांच्या सीमा पार करणारे होते म्हणूनच सत्ताहीन असलेल्या मदर तेरेसाना जगातल्या सर्व मुत्सद्यांनी व राजकीय नेत्यांनी नतमस्तक होऊन आदरणीय मानवंदना देऊन अंतिम निरोप दिला शास्के सन्मानाने तिच्यावर अंत्यसंस्कार झाले लक्षावधी लोकांनी तिचे अंत्यदर्शन घेण्याची शिकस्त केली भौतिक सत्ता किंवा संपत्ती याचा अभाव होता तरी सुद्धा तिचा थोरपणा हा तिच्या आध्यात्मिक तेजातून उद्भवला होता मदर तेरेसच्या शारीरिकदृष्ट्या फारशी सुंदर नव्हती इतर युरोपियन स्त्रियांच्या प्रमाणे खूप उंच आणि धिप्पाडही नव्हती पण तिची सेवाकार्य करण्याची जी शक्ती होती ती असामान्य व असाधारण होती मदर तेरेसच्या जीवन कराचा विचार करताना महात्मा गांधीच्या जीवन कराची आठवण राहत नाही शतकात और मानव कार्य करणाऱ्या या दोन प्रभावी व आदरणीय व्यक्ती होत्या या दोघांचे बरेचसे कार्य भारतात झाले पण केवळ भारतापुरती त्यांच्या कार्याची व्याप्ती वर्जित नव्हती हो जेते जेते म्हणून गोरगरीब रोगी दुबळे अपंग यांना सेवेची जरुरी होती तेथे तेथे मदरने एकनिष्ठेने आपली सेवा लोकांना पुरविली गांधीजीने सुद्धा जथे जथे म्हणून मानवाविरुद्ध अन्याय शोषण जुळून झाला तथे तेथे तो दूर करण्याचा प्रयत्न केला त्यादृष्टीन हि दोघे म्हणजे मानवतावादी विश्व व्यक्तीच होत्या आपल्या जीवनाच्या उदाहरणाने समाजाला काही मूल्ये यांनी शिकवली आत्मत्यागाचे सत्तेचे अहिंसेचे व प्रेमाचे केवढे सामर्थ्य असते याची जगाला शिकवण दिली दरिद्री नारायण हाच त्यांचा देव आणि या देवाविषयीच्या प्रेम भावनेतूनच या दोघांच्या जीवनाची व्यक्तिमत्वाची वृत्तंती झाली दोघेही मानवाचे उद्धार करते होते तसे पाहिले महात्मा गांधींचा जीवनाचा शेवट एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला त्याच वर्षात मदरने लॉर्टास्कूलमध्ये आपले पाऊल टाकले व गरिबांची सेवा या आपल्या जीवित कार्याची सुरुवात केली ज्यांच्यासाठी कार्य करायचे त्यांच्यात मिसळून गेले पाहिजे म्हणून मदरने आपली राहणी अतिशय साधी ठेवली निळ्या काटाची जाड्याभड्या स्वतःची पांढरी साडी व पायात साध्या छपला डाळ भात रोटी असा गरिबांचा आहार सेवन करू लागली गांधीजीसुद्धा अगदी साधे राहत गरीबांना अंगवस्त्र मिळत नाही म्हणून बूट कोट विजार अंगर कासर त्यांनी फेकून दिले कमरेला हातभर पंचा गुंडाळून ते लोकांसमोर उभे राहिले तेव्हा हाच आपला व आपल्या देशाचा तारणहार आहे असं ग्रामीण जनतेला वाटू लागले लोकांच्या डोळ्यातून अश्रू पुसणे हीच त्यांची तीव्र मनिषा मदरच्या साध्या स्पर्शाने गोड बोलण्याने अपंगांना अनाथांना मोठा सादरभा दिला असं सा वाटू लागला मदर गांधीजी यांची ईश्वरावर परमश्रद्धा होती गोरगरिबांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा अशी दोघांची धारणा समाजापासून दूर राहून साधना करणे व मोक्ष मिळविणे असे आत्मकेंद्रीय विचार त्यांचे नव्हते शांतता जीवन उत्कर्षाचा उत्तम मार्ग युद्ध आणि शांतता या दोन प्रवृत्ती जगात दांदत असतात यात शांतता दया प्रेम यांचा प्रभाव टिकावा व अशांती युद्ध संघर्ष अप प्रवृत्ती यांचा नाश या मताचे व त्यासाठी पुढाकार घेणारे या उभय व्यक्ती होत्या द्वेषाच्या आणि प्रेमपाच्या जागी क्षमाशील वृद्धी संघर्षाच्या जागी मैत्री अविश्वासाच्या जागी विश्वास आणि निराशेच्या जागी आशा स्थापनेचे प्रयोग त्यांनी केले दोघांच्या कार्यात प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्व होते प्रार्थनेतून महत्वाची शिकवण मिळते ती म्हणजे दातृत्वाची व मनशुद्ध करण्याची मदर आणि महात्मा दोघे धर्मांवर विश्वास ठेवणारे मदर ख्रिश्चन धर्मपरायण तर महात्मा हिंदू धर्मपरायण मानले जातात पण दोघांनी संकुचित धर्मसांप्रदायिकता ओलांडली होती विश्वधर्माचा मानवतावाद हेच त्यांच्या आचरणाचे मुख्य सूत्र होते सर्वच धर्मांच्या लोकांना आश्रय द त्यांचे दुःख निवारण करूमिका नेहमी राहिली होती दोघे हि गरीबांचे कैवारी होते पीडितत्रस्त लोकांजवळ प्रथम जाणी त्यांना निवाळा देखील दोघांच्या आयुष्यात दे दिसून आल नऊ खालीत महात्मा गांधी हजर राहिले तर खिद्दीरपूरमध्ये मदर उपस्थित राहिले दोघांनी गरिबी जीवन करण्याचे ठरविले होते त्यामुळे लक्षावधी लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता एक लोकांची माता तर दुसरे राष्ट्राचे पिता म्हणून गणले गेले गांधीजींना कुटुंब होते मदर जोगीन प्रपंचांची बंधने ती स्वतःवर लादून घेतली नाहीत म्हणूनच जनसेवेत तिला होता आले मदर राजकारणातून अलिप्त होती गांधीजींचा जन्मभर राजकारणात सहभाग होता पण राजकारण हा आपल्या सत्याच्या प्रयोगाचाच एक भाग आहे अशी त्यांची धारणा होती म्हणून आपल्या राजकीय चळवळीत त्यांनी तत्वनिष्ठेचा साधन सुचतेचा सा आग्रह धरला गांधीजीनं जग बदलावे असे वाटेत तर मदरने जगाची वास्तुता स्वीकारली होती याचे कारण कदाचित गांधीजींनी ब्रिटिश आढोडीत काम केले तर मदरने स्वतंत्र भारतात कार्य केले हे असावे मदरने आपले जीवितकार्य आपल्या देशापासून दूर असलेल्या देशात सुरू केले गांधीजींनी आपला अन्याय शोषणाविरुद्ध लढा दक्षिण आफ्रिकेत सुरु केला व नंतर भारतात हा लढा चालू ठेवला गांधीजींची हत्या होऊन अंत झाला तर मदरचा नैसर्गिक अंत झाला मरताना गांधीजींच्या तोंडून हे राम असे शब्द उमटले तर मदर मी आता श्वास घेऊ शकत नाही असे उच्चारले देणारे देत जावे महात्मा गांधींच्या व मदरच्या निधनाने आपल्या जीवनातून प्रकाश हरपला असे सर्वांना वाटले दोघेही शरीर प्रकृतींनी पण विलक्षण मानसिक ताकद असलेले प्रार्थनेतून ते सामर्थ्य परमेश्वरा दुसऱ्याकडून सुख घेण्यापेक्षा सुख देण्याची प्रेम घेण्यापेक्षा प्रेम करण्याची क्षमा मिळण्यापेक्षा क्षमाशील होण्याची सर्वांची वृत्ती राहो अशा त्यागातूनच आपले शाश्वत जागृत राहू अशी मदर व महात्मा गांधी या दोघांची प्रार्थना होती दोघांनाही बायबल व गीता या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मसमर्पणाची वृत्ती जोपासली होती मदरच्या निधनास्पर्श होत असतानाच तिची वारं सिस्टर निर्मलाची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्या बोलल्या की मदरची शारीरिक अनुपस्थिती मिशनरीज ऑफ चॅरिटी मध्ये सर्वांना जाणवते पण तिची आध्यात्मिक उपस्थिती आम्हाला तीव्रतेि भास व आम्हाला मार्गदर्शन करत तेव्हा गरीब व गरजू लोकांना मदत कर्य निश्चिन चालू आह मदर हाऊसकडे जाताना लोक थांबतात व मदरच्या आशीर्वाद मागतात मदर नसली तरी तिने कल्प ठो स्वयंसेवक पुढे येत